अरे तू आता पार्ट घेतल्या तर आलो काय म्हणतो बर का मग का उपयोग आहे <coughs> बालगंधर्वासारखा माणूस असा की तो आलो कधी म्हणतच नाही त्याच्याजवळ एवढी सावधगिरी असते की मी आता स्त्री पार्ट घेतलेला आहे मी याप्रमाणे मी बोललो पाहिजे मी याप्रमाणे वागलं पाहिजे त्याप्रमाणे तू अजिबात त्याच्यामध्ये कुठे उनपूर होऊ देत हे जसं नाटकी माणसानं वेश धारण केल्यानंतर अगदी बरोबर तंतो तंत तसं वागला पाहिजे त्याच्या फरक होऊ देत नाही बाल गंधर्वाचं वैशिष्ट्य कशासाठी सांगतात लोक दादांच्या सारखे थोर पुरुष गुरुजींच्या बाईचं रूप धारण करून आला आहे हे बाईला सुद्धा कळू नये त्याच्यासारखं न लुगडा अजून बाईला दिसता येत नाही मग त्याचं कौतुक नाही करायचं तर कोणाचं करायचं व्हावा म्हणजे इतका बेमालूम तो स्त्री रूपाशी एकरूप होत असे की आपलं मूळ रूप अजिबात पळू देत त्या परमेश्वरा सुसंगती त्याच्यात कुठे विसंगती नाही खोटा असं दिसायला काही मार्ग का। पदर उलट घेतला तर मनुष्याला कळत तरी पदर नाही ओच्या नाही ओच्या पदर जिथल्या तिथे व्यवस्थित असल्यामुळं हा बालगंधर्वाय कळायला जस कठीण त्या प्रमाणे माया सत्ता स्फूर्ती हीच पण उसणी सत्ता घेऊन स्फूर्ती घेऊन राहते व्यवस्थित एखाद्याला स्वतःला फेटा बांधता येतो मग तो तो, तो दुसऱ्याला म्हणतो मला फेटा बांधायचा म्हणून ते बांधणाऱ्याला दुसऱ्याला बांधता येत नाही त्याला स्वतःला बांधता येतो पण दुसऱ्याला बांधता येत नाही काही माणसं अशी पटाईल असतात की दुसऱ्याला पण ते फेटा बांधू शकतात <manyan>, एखादा माणूस त्याला फेटा बांधणारा ज्याला चांगला येते तो दुसऱ्याला फेटा बांधतो पण तो बांधून जाणारा माणूस कीर्तन करायला जेव्हा निघतो ना तेव्हा असा अशा चोऱ्यामध्ये निघतो की मीच फेटा बांध <laughs> समजा त्याचा फेटा कीर्तनात जर दिला झाला पुन्हा बांधता येत नाही ती जशी तरा व्हावी तसं मायेच होत नाही ती माया तिला बांधता येत नाही तिला स्वतःच अस्तित्व नाही ती उसणं घेऊन आलेली आहे पण आपलं असं ते दाखवत मी सत्तामान मी प्रकाश माझा आहे सर्व ज्ञात माझा आहे असं ते आपल्याला दाखवते आणि त्यात विसंगती होऊ देत नाही सुसंगत असतो अ खरं जर विसंगत झाला ना तर लोक त्याला खोट म्हणतील बरं मला सत्य बोळ्यावर का केलं खरं खरं आहे पण त्याच्यात संगती काही नाही अव्यवहार काय त्या चांगला अशी स्थिती असल्यामुळे महाराज म्हणतात ही माया सुसंगती ठेवणारी असल्यामुळे परमेश्वराला अव्यवहार्य परमेश्वराला व्यवहार्य बनवणं षडगुण ऐश्वर संपन्न बनवणं जरी उपासनेला षडगुण संपन्न असणं स्तुत्य असलं योग्य असलं ते रूप जरी उपासनी असलं तरी तत्वज्ञानाच्या दृष्टीने स्वरूपाच्या दृष्टीने त्याच्या ठिकाणी षडगुणऐश्वर संपन्नता नाही म्हणून ती माया त्याची प्रकाशक बन ऐश्वर्याला विशेष रूपाला आणणं त्या ज्ञानाला विशेष व्यवहार्य करणं हेच मायेचं परमेश्वराला प्रकाशन करणं आहे एवढं समजा म्हणजे जे दोघे आरेसा दोघे आरसा आहेत कुणाला जे दोघा एकमेकाला एकमेक आणि एकमेकाला एकमेक प्रकाशित करणार आहेत ह्याची संगती लागेल ज्यावेळी नवराजच्यासाठी विशेष रूपाने लपून बसतो त्यावेळी तो विशेष रूपाने लपतो म्हणून विशेष रूपाने जाणला जात नाही म्हणून ही दोघे एकमेकांस असे आहेत जो काय म्हणजे ज्या काधान करून घेतो त्या काहीत असतो हे तरी त्या प्रकृतीमुळे समजतेमुळे आपल्याला तो तिरोहित आहे असं कारण तिरोहित असणं म्हणजे विशेष रूपाने अज्ञात असणं म्हणजे मायेची आवरण शक्ती आहे तिथे आणि तिची सामान्य त्या परमेश्वराच्या प्रकाशाला ते पूर्ण आच्छादित करू शकत नसल्यामुळे सामान्य प्रकाश त्याचा राहतोच बरं मायेनं विशेष रूपाने आच्छादित केलंय हे तुम्हाला कशामुळे कळत हे परमेश्वराच्या सामान्य स्वरूपामुळे कळत हे विशेष रूपाने आच्छादित कशामुळे कळत मायेमुळे कळत तिचं आवरण आवरण शक्तीमुळे ते आवरण करते विशेष रूपाला तिने आच्छादित केले म्हणून ते मायेमुळे समजतं आणि विशेष रूपाचं आवरण आहे हे त्याच्या सामान्य प्रकाशामुळे जसं ढगाचं उदाहरण आहे आता ढग आलेले आहे सूर्यावर ढग आले हे कोणाच्या प्रकाशाने समजलं सूर्याच्या प्रकाशाने सूर्यावर ढग आले हे कशामुळे समजलं हे ढगामुळे समजलं ढग <laughs> बोलताना वाक्य जरी देत असलं तरी कशावर जोर द्यायचं त्याच्यावर अर्थावलं झालं चरित्र ते दे उच्चारावे देवे केले गोकोळी चरित्र उच्चारावे म्हणजे दुसरं बोलू नये चरित्र ते उच्चारावे म्हणजे दुसरे सांगू नये चरित्र ते उच्चारावे म्हणजे आचरण करू नये ते जीवान केलेलं चालत आहे ते देवान केलेलं पाहिजे न केलेलं चालत आहे आणि ते गोकुळातलं पाहिजे अन्यत्र चालत म्हणून देवे केले देवे केले देवे गोकुळे केले ह्या प्रत्येक पदावर नुसत जोर दिल्यानंतर जसा अर्थ बदलतो त्याप्रमाणे या वाक्यात आहे सूर्यावर ढग आले आहेत हे कोणाच्या प्रकाशाने समजलं हे सूर्याच्याच प्रकाशाने समजलं पण ढग आले असं कशामुळं कळलं उंडारामुळं कळलं तसं परमेश्वराला विशेष रूपाला आच्छादित केलंय हे मायेमुळे समजलं पण मायेनं विशेष रूपाला आच्छादित केलंय हे कोणामुळे कळलं हे मात्र त्या चैतन्याच्या सामान्य प्रकाशन आहे म्हणून एकदा विशेष रूपाचं आच्छादन आहे हे करण्याला मायाही कारण आहे आणि परमेश्वराचा प्रकाशही करणार हे दोन असल्याशिवाय तो सामान्य रूपाने ज्ञात आहे व विशेष रूपाने अज्ञात आहे हे करणार म्हणून महाराज लिहितात की हे एकमेकांमुळे एकमेक समजतात प्रकृती पुरुष हे दोघे एकमेकांच्या असे आहे म्हणजे पुरुषाचे ज्ञानस्वरूप प्रकृतीच्या सत्वगुणामुळे ज्ञानस्वरूप आहे पण सत्वगुणाने प्रतितीला ज्ञानस्वरूपता निराळे सर्वज्ञता निराळे तो सत्ता स्वरूप आहे पण नियंत्रण आहे पण माय ना त्याला नियंताच्या कसं सत्वगुणाने सर्वज्ञ केला आणि रजोगुणाने नियंता नियंत्रत्व जे आहे ते सत्वगुणाचं निधना ठेवतो नियंत्रत्व जे आहे ते क्रिया क्रियाशक्ती असल्यामुळे ते रुजोगुणाचं काम म्हणून क्षत्रिया ठिकाणी रजोगुणाची आवश्यकता क्षत्रियाने रजाचं सामर्थ्य त्याचं चांगलं असलं पाहिजे सत्वसामर्थ्य तर पाहिजेच पण सत्वाच्या सामर्थ्याबरोबर रुजोगुणाचं सामर्थ्य पाहिजे म्हणून तो नियंत्रता होतो आणि प्रकृतीचे अस्तित्व पुरुषाच्या सत्तेने उपलब्ध होते तिचं अस्तित्वच उपलब्ध मात्र त्या परमेश्वरा म्हणून म्हणून ती दोघे एकमेकांना प्रकाशित करणारे जुन काही अशीच आहे तेच पुन्हा आनंदाच्या अनुभवात सिद्ध तीच गोष्ट पुन्हा आता आनंदाचा अनुभव सत्तेच्या बाबतीत त्याला नियंत्रण करणं रजोगुण सत्वगुणाच्या बाबतीत त्याला सर्वज्ञ बन दोन गोष्टी झाल्या आता आनंद अव्यवहार्य आनंद आणि व्यवहार्य याची पण संगती मायेशिवाय लागणं शक्य नाही ती पण गोष्ट आता पुढच्या होईने सांगतो कारण असं आहे केवळ अस्तित्वही चालत नाही केवळ ज्ञानही चालत कदाचित अस्तित्वाचं रूप नियंत्र आणि मायेमुळे व्यवहार्य ज्ञान म्हणजे तो सर्वज्ञ झाला म्हणजे सर्वज्ञ झाला सर्व झाला पण सर्वज्ञता आणि सर्व म्हणजे केलेली क्रिया आणि संपाद दिलेलं ज्ञान हे जर आनंद परिवसाही झालं नाही त्याची किंमत व्यवहारात शून्य असते आम्ही काही वकील लोक बघितले ते वकिलीला जेव्हा लागले तेव्हा जो एक कोर्ट शिवलाय ना तर आता रिटायर व्हायची वेळ कोर्ट तो चालला तो कोर्ट बघायला गेला नाही त्याचं कारण वकिली चालली पाहिजे का नको कोर्टामध्ये जाऊन वकील ह्याचे अर्ज देऊन कारखान अर्ज देऊन कोर्ट भरून जगतो याचा काय अर्थ आहे सांगत मी त्याला अस्तित्व आहे वकिलीचे पदे म्हणजे त्याला ज्ञान आहे पण ते वकिली चालून त्याचा पैसा निर्माण होऊन आनंद पर्यवसायी होत नाही म्हणून त्याच्या ज्ञानाला विशेष किंमत लोक नाही त्या वकिला फारस लोक भेटले तारखेचे वकील त्यांचं नावच आहे तारखेचे वकील म्हणजे तारखा बदलून घेणारे वकील याच्या पुढे जाणारे बघून घ्याय बदलून घ्यायला वकील कशाला पाहिजे त्याला एखादा कारकुंदाही चालतो अ त्याच्या पुढेच तुम्हाला सांग यांचे ज्ञान विचारण्याचं कारण यांचे वकील वडील कारकुन होते मी असं पाहिलंय के वकील लोक अर्ज लिहून देतात आणि त्या न्यायाधीशाचा जो पेय असतो तो त्याचा अर्ज नामंजूर करतो केवळ तारीख बदल येत असलं आणि कारकून म्हणतो साहेब कशाला तुम्ही गेला अर्ज घेऊन आहो हे काम आमचं तुम्ही थांबा तो अर्जली लिहित ते कारकुणाकडे जातो ते लगेच घेऊन येत म्हणजे काही शब्दांची योजना अशी गमतीदार केलेली असते की ती योजना कारकुनानेच करावी लागते वकिलाला सुद्धा करते जसं एखाद्या डॉक्टरला बँडेज बांधायला येऊ नये तसा हा प्रकार आहे तसा हा प्रकार <laughs> आहे तो हुशार असतो कोऱ्या तो बराबर बांधतो डॉक्टरला म्हणतो तुम्ही बाजूला असणार का मी बरोबर बांधतो कारण त्याचा रोजचा सराव असतो त्याप्रमाणे कारकुनाच्या शब्दात असं वैशिष्ट्य आहे की न्यायाधीशाच्या वाक्या पी चाहता गेल्या पूर्वजा मंजूर कार्मिक लगेच बदलून मिळते त्याला कारकुनी लिहिण्या सहज ज्ञानेश्वर महाराजांचं लिहिणं हे कारकुनी लिहिणं की ज्या शब्दामध्ये देव बरोबर अभिव्यक्त होईल तेच शब्द वापरायचे दुसरे शब्द वापरायचे अशी योजना महाराजांची असते सांगण्याचं तात्पर्य असं कि एखादा कारकून अर्ज लिहून कोट भरतो त्याला वकील कशाला हवा आहे पण वकिलाही कर्ज भरून किंवा घेऊन पोट भरण्याची वेळ येणं म्हणजे त्याचं ज्ञान आनंद पर्यावसाय न होण आता जगामध्ये एक मोठी समस्या निर्माण माझ्याला असं सूचना आहे या पाठाशी त्याचा फारसा संबंध नाही पण व्यवहाराचा संबंध म्हणून आपल्याला सांगायचं आहे अजून काही वर्षांनी सगळ्यात मोठं संकट जर कोणतं निर्माण होईल तर ते सुशिक्षित बेकारांचं संकट निर्माण कारण सामान्य बेकार हे बरे आणि सुशिक्षित बेकार फार वाईट कारण हे सराईत चोऱ्या करणार सराईत अपराध करणार इमारती बांधून इंजिनियर लोकांना मारणार आणि औषधं देऊन डॉक्टर लोकांना मारणार कारण सगळे कोट्यातले निर्माण होणार असल्या कोट्यातला सुशिक्षित म्हणजे शिक्का मारून बाहेर काढलेला सुशिक्षित आज त्याचं त्या मनाचं ज्ञान असणार नाही म्हणून तर ती विद्या म्हणते ना अशिक्षा हे न दे त्याचं कारण ह्या अनधिकाऱ्याला दिल्याने त्याचा दुरुपयोग होणार आहे असं ती विद्या प्रार्थना करते त्यांना केला येथे मोहात दास्यती सो कापियान भवती मोहाने जर एखाद्या अनधिकाऱ्याला तुम्ही ज्ञान द्याल तर देणारा पापी होईल असं स्वच्छता विद्यामध्ये प्रतिपादन केलं वेदातच स्वतःच म्हणणं नाही ती विद्या, विद्या प्रार्थना करते की बाबा मला कोणाच्या तरी हाती देऊ नको ती गाय जशी म्हणावी की मला कसा याच्या हाती देऊ नको तशी ती विद्या म्हणते की अशिषाय न दे बाबा तुझ्या हाती आले आहे पण त्याच्या ताब्यात मला देऊ नको हा असं जसं घडावं कारण जर असं घडेल तर त्याचं आनंदात परिवर्सन होणार सुशिक्षित म्हणायचं बेकार म्हणायचं शब्द तरी बरोबर वाटतो तुम्हाला जो बेकार असेल तो सुशिक्षितच नाही आणि जो सुशिक्षित असेल तो बेकार राहणारच नाही मग शब्द कसा तयार झाला सुशिक्षित आहे म्हणजे तो जिवंत आहे त्याला ज्ञान आहे शिक्का मारलेलं करणं प आहे पण पर त्याच पर्यवसान आनंदात होत नाही म्हणून बेकार म्हणजे परमेश्वर सर्वज्ञ झाला सर्व झाला पण सर्वज्ञ सर्व शक्तिमान होऊन भागणार नाही त्या सर्वज्ञतेचा म्हणजे त्या ज्ञानाचा आणि त्या सर्व शक्तिमानतेचा म्हणजे क्रियेचा आनंद रूपाने उपयोग झाला तर त्याचं वैशिष्ट्य त्या आहे त्याच्यासाठी सुद्धा पुन्हा मायाच पाहिजे हे त्याचा पुढच्या उभी नसतं नाही तर सुशिक्षित बेकार व्हायचा ईश्वरी समोर जर आनंद व्यवहार झाला नाही तर पण तो व्यवहार होतो म्हणतात महाराज मानव समाजाच्या व्यवहाराच्या संगतीसाठी त्याची त्याची वृत्ती देऊन ठेवली आहे त्या वृत्तीने त्याने राहणं त्या व्यवहारावर त्याने जगणं हे त्याचं नियंत्रण आहे आता काय झालंय कोणताही व्यवसाय कुणी करायला लागला याला शास्त्रामध्ये वृत्तीसंकर म्हटलेला आहे हा वृत्तीसंकर सुद्धा मोठा घोष आहे कुणीही कोणता व्यवसाय करायचा नाही ज्याचा व्यवसाय त्यानेच करायचा दुसऱ्याने तो करू नये जर का त्याच कारण त्याच्या वृत्तीचा छेद होतो म्हणून वृत्ती छेद करणं व अन्याने आणण्याच्या वृत्तीचा व्यवसायाचा अवलंब करणं याला वृत्ती संकर असं म्हणतात तोही होऊ नये जर असं घडेल तर त्या त्या व्यवहाराचं परिवर्स आनंदात होणार नाही थोडक्यात अर्थ आहे म्हणजे वृत्तीसंकरांनीही आणि आनंदामध्ये बिघाड निर्माण होतो सगळ्यांना मोगावं लागेल वृत्तीसंकर केल्याने त्याचे होणारे जेवढे काही परिणाम असतील दुष्परिणाम हे सगळे त्या सगळे तुम्हाला भोगावे लागतील असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे सार अभिप्राय आनंदाचं परिवर्सन होणं या ज्ञानात आणि क्रियेचं परिवसन आनंदात होणं हे महत्वाचं असल्यामुळे ईश्वराच्या आनंदाच्या साठी सुद्धा म्हणजे आनंद व्यवहारात करत्या सुद्धा मायाच करण्या सर्व वक्तृत्व ही जीएचे अंग लगे अंग लग म्हणजे लग शब्दाचा अर्थ संबंध अंग संबंध ज्या मायेच्या अंग संबंधाने नाम उपाधी संबंधाने आनंद आपण आरोगे आपलाच आनंद आपल्याला आरोग्यच असतो हो पण तो आरोग्य तो भोगू शकतो म्हणजे आनंदाचा व्यवहार होऊ शकतो अस त्याचा आपण आनंद रूप आहोत पण आनंदाचा व्यवहार नाही परमेश्वर आनंद स्वरूप आहे ब्रह्म स्वतः आनंद रूप आहे पण त्या आनंद रूपतेमध्ये आनंदाचा व्यवहार नाही म्हणून तर साधू संतांनी प्रसंगाने ज्या ज्या वेळी मोक्षाचा निषेध केलाय मोक्ष सुखाला बाजूला सारण्याचा प्रयत्न केलाय किंवा तिथे वाक्यात आलेला आहे त्याचा अर्थ असा आहे ते म्हणाले आम्हाला त्या मोक्षाची आता गरज नाही कारण मोक्षामध्ये सुखरूप आहे आम्हाला पाहिजे सुखाचा व्यवहार काय करायचं भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे भोग कुळ त्याजिले हे समजण्यासारखा आहे भोग दुःखाची उत्पत्ती होते म्हणून नको मोक्ष कुळ का नको मोक्ष कुळामध्ये सुखरूपता पण सुखाचा व्यवहार सुख व्यवहार नाही म्हणून मोक्षाचा परित्याग आणि भोगामध्ये दुःखाची उत्पत्ती होते म्हणून भोगाचा परित्या तुम्हाला काय पाहिजे आम्हाला पाहिजे सुख व्यवहार की ज्याच्यामध्ये दुःखाचा लेश नाही मग तो त्याच वेळी संभव नाही आहे तुम्ही व्यवहार करा सात्विक उपाधी घेऊन कराल तर हे शक्य आहे निर्वी कधीही शक्य नाही ईश्वराच्या व्यवहाराला क्षेपही त्याच्यामध्ये निर्माण होत नाही व्यवहार रूपी विक्षेप निर्माण झाला तरी त्याच्यात सुख व्यवहार आहे दुःखाचा देश आहे उद्या जर आपण आत्मस्वरूपाचं आवरण निवृत्त करून व्यवहार करू लागलो तर आपलाही व्यवहार आपल्याला सुखाला कारण होईल त्याच्यात दुःख येणार नाही म्हणजे कशावरून तुकाराम महाराजांनी आपल्या अनुभवाने साधू संतांनी नेऊन ठेवले दुःख ते, ते कैचे नये स्वप्ना त्यांच्या स्वप्नात सुद्धा दुःख कधी कारण दुःख हे माया असल्यामुळे ते अनिर्वचने उत्पन्न होऊन भासत आणि सुख हे नित्य त्रिकालाबाधित ज्ञान स्वरूप असल्यामुळे ते अभिव्यक्त होऊन प्रती सुखाची कधी उत्पत्ती होत नाही आणि दुःखाची कधी अभिव्यक्ती होत नाही सुख नेहमी अभिव्यक्त होऊन मनुष्याला कळत किंवा त्याचा उपभोग होतो आणि उत्पन्न होऊन प्रति सुख हे मूळच नित्यसिद्ध आहेच आहे नित्यसिद्ध सुखाच्या व्यवहारार्थ त्याची अभिव्यक्ती म्हणायची आणि दुःख नाहीच आहे पण प्रतिकिले आहे तर मग त्याच्या अनिर्वचने उत्पत्ती होऊन प्रतिक्रिया म्हणा दुसऱ्या शब्दात बोलायचं परमेश्वर दुःख म्हणजे माय सुख म्हणजे परमेश्वर नित्यसिद्ध स्वरूप ज्ञान स्वरूप आणि दुःख नसलेलं म्हणून वचनी माया काया का हे रजोगुणाचं कार्य असल्यामुळे त्याही पुढे सांगायचं तर त्या मायेत असं वैशिष्ट्य आहे रजो रागात मुकमिती रजोगुणात एक गुण आहे ते रंजवणार आहे मनुष्याला गुंतवणार आहे मोहक आहे त्याचा परिणाम असा होतो म्हणून तर ते रंजले गांजले शब्द आहे की नाही लोकांनी जे का रंजले गांजले गांजले शब्दाचा अर्थ जे दुःख पीडित आहे ते रंजले हा शब्दाचा अर्थ सुद्धा हल्ले लोक म्हणतात ते जे गौर गोर गरीब आहे त्यांना तसं नाही जे सुखी आहे जे श्रीमंत आहेत आणि सुखामध्ये जे रंजलेले आहेत सुखामध्ये जे रागाने आसक्त झालेले आहेत त्यांना आपलं म्हणतात त्या रागापासून त्या आसक्तीपासून त्याला मुक्त करणं दुःखाने पीडित आहेत त्याच्यापासून शब्दाचा शब्दात बोलायचं की गरीब माणूस दिन देनी त्या दारिद्र्याने इतका धीन होतो इतका दुबळा होतो कि त्यामुळे तो कृतार्थ आणि सुखी माणसं श्रीमंत माणसं या सुखामध्ये रंजलेली माणसं इतकी उन्मत्त होतात की त्यामुळे ते मुक्त म्हणून गरीब दिन म्हणून मुक्त होत नाही आणि श्रीमंत उन्मत्त म्हणून मुक्त होत आता मुक्त व्हायचं असलं तर श्रीमंताने या दोघांची एक वाक्यता म्हणून सुख असावं माणसाला पण सुखाने उन्मत्त होऊ नये श्रीमंतने उन्मत्त होऊ नये गरीबी असावी पण त्या माण त्यामुळे माणसाने दिन होऊ नये मग गरीबी पण त्याच्यात दिनवत्व नाही श्रीमंत आहे पण ज्याच्यामध्ये उन्मत्त नाही ही माणसं नक्की मुक्त होणार रंजलेले शब्दात रंजवण हा त्याचा मूळ स्वभाव असल्यामुळे रजो गुणा रंजवला जातो त्याच परिवसान दुःखात म्हणून विषय सुखाने सुखी होणं म्हणजे दुःखाला आमंत्रण देणं थोडक्यात महाराज सांगतात की केवळ सुखा सत्वगुणामुळे जर सुख व्यवहार होईल सात्विक उपाधीने जर सुख व्यवहार होईल तर त्याच्यात दुःखाचा लेश आहे भक्ती संप्रदाय म्हणजे काय भक्ती संप्रदाय म्हणजे अव्यवहार्य परमेश्वराला सात्विक उपाधीच्या द्वारे सुख व्यवहार करणं अभिव्यक्ती करणं म्हणजे भक्ती संप्रदाय भक्ती संप्रदायचा संप्रदाय लेश आहे लावणे मृदंग श्रुती ताळ घोष सेऊ ब्रम्हरस आवडीने कारण आम्ही वापरलेली उपाधी हे शुद्ध सत्वप्रधान उपाधी आहे देवासाठी देवाच्या करिता व देवाची सेवा म्हणजे देवाची सेवा करणारे लोक असतील पण देवा करता नाहीये ते करता करताय त्याला दुःख होईल पुढे त्याला काय करायचं हे लगे किती पैसे ते म्हणजे या भक्ती संप्रदायाचं ध्येयसत्व स्वरूप आहे आणि भक्ती संप्रदायाचा जो उपाधी आहे तो सुद्धा सात्विक आहे मग सात्विक उपाधीने सात्विक व्यवहाराने सात्विक नव्हे मूळ मूर्तिवंत धर्म स्वरूप असलेला परमेश्वर त्याचं साध्य आहे धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती अशा स्वरूपाचा देव त्याचं साध्य असल्या कारणाने भक्ती या सात्विक व्यवहारामध्ये सात्विक उपाधी मध्ये सुखरूप असलेल्या परमेश्वराचा नुसता व्यवहार आहे म्हणजे सुख व्यवहार आहे आनंद हरुगोल आनंदाचा उपभोग आहे ते दुःखाचा लेख नाहीचा लेश नाही त्याच्यामध्ये म्हणून भक्ती संप्रदायाचं वैशिष्ट्य लोक म्हणतात भक्ती संप्रदायाचं काय वैशिष्ट्य हे वैशिष्ट्य आहे की ज्ञानेश्वर महाराजाने स्थापिलेला हा भक्ती संप्रदाय अद्वैताच्या पूर्ण बैसकीवर असलेला आणि सुखाचा व्यवहार करणारा तू आमचा भक्ती संप्रदाय भक्ती संप्रदाय जगात पुष्कळ आहे पण सगळ्यांची बैठक ज्वैतावर राहू ते म्हणतात फार तर उपासना उप अगदी जवळ आसन मांडणारा देवाच्या जवळ जाणारा देवाच्या लोकात जाणारा म्हणजे सलोकता फार समीपता फार तर चतुर्भोज नर होऊनि ठेले स्वरूपता त्याला म्हणतात इथपर्यंत पण सायुज्यतेमध्ये मात्र पूर्ण अभेद असल्या कारणाने त्या अभेदाच्या बैठकीवर बसलेला हा भक्ती संप्रदाय असल्यामुळे या भक्ती संप्रदायात दुःखाचा लेश सुखरूपता सुखाचा व्यवहार सुख व्यवहार संपला तर सुखरूपता सुखरूपता संपली तर सुखाचा व्यवहार दुःखाचा निश्च हे वारकरी संप्रदायाचे सो महाराज म्हणतात आनंद आरुळ म्हणजे भक्ती संप्रदाय सुरू झाला तर व्यवहार झाला मायेच्या व्यवहारामध्ये परमेश्वर एवढा सगळा व्यवहार करून नित्यमुखला त्याचं कारण त्याची उपाधी सत्वप्रधान आहे त्याला स्वरूपाचा कधी विसर पडला नाही म्हणून आपला व्यवहार किती गुरुजींच्या शब्दात बोलायचं झालं तर आपला व्यवहार एका गाढवावर बसेल एवढाच आहे गाढव त्या गाडवावर एकदा त्या गाडवावर घातली प्रपंच संपला आणि आपण उत्पत्ती स्थिती लय किती व्यवहार कल्पना करू शकत नाही एवढा व्यवहार करून ईश्वर नित्यमुक्त आणि बारीक मुठभर प्रपंचामध्ये आपण नित्यबद्ध असं का घडावं त्याच कारण त्याला स्वस्वरूपाचं आवरण नाही म्हणून नित्य नित्य तो नित्यमुक्त आहे आपल्याला स्वस्वरूपाच आवरण आहे म्हणून आपण नित्यबद्ध म्हणून प्रपंच छोटा का मोठा हे बद्धतेच मुक्ततेच लक्षण नसून स्वस्वरूपाचं आवरण आहे का नाही याच्यावर अवलंबून स्वस्वरूपाचं छोट्या प्रपंचातला माणूस जीव बद्ध आणि स्वस्वरूपाचं आवरण नसलेला ईश्वर मोठा व्यवहार करून नित्यमुक्त असतो त्याच्या स्वस्वरूपाच्या आवरणाने युक्त असलेल्या माणसाचा कसलाही व्यवहार दुःख परिवसाही होतो छोटा मोठा आणि स्वस्वरूपाचं विस्मरण झाला नाही आवरण झाला नाही त्याचा छोटा वा मोठा व्यवहार हा केवळ सुख व्यवहारच घडतो दुःखाचा ते महाराज देतात आनंद आपण उपभोग घेऊ लागतो त्याचा व्यवहार घडतो आणि सर्व भोक्तृत्व ही निघे जे विण काही का भोक्तृत्व सर्व भोक्तृत्व जर प्रकृतीचा या पुरुषांनी परित्याग केला तर भोक्तृत्व म्हणून ज्याला म्हणतात तो आपल्या अंगाला सुद्धा लागू देते का त्याचं कारण परमार्थ दृष्टीने हा अभोगता अकर्ता अज्ञात असं स्वस्वरूपाच्या दृष्टीने मायेचाच परित्याग केल्यानंतर उपाधीचाच परित्याग केल्यानंतर सुखरूपता उपाधीचा अंगीकार केला तर सुखाचा व्यवहार आणि उपाधीचा परित्याग केला तर सुखरूपता हे सुखाचं भोक्तृत्व नाही आपल्या व्यवहारात काय होतं ते बघा आपल्याला दुःख होतंय ना मग आपण लक्षात ठेवायचं की आपला उपाधी हा रजोगुणाने युक्त आहे असं लक्षात ठेवायचं परमेश्वराला स्वस्वरूपाच नसल्यामुळं सुख व्यवहार होतो आणि आवरणविवर्जित केलेल्या व्यवहाराचा काही कारणाने जर परित्याग केला त्या उपाधीचा जर परित्याग केला तर सुखरूपता हे तिथेही दुःख नाही म्हणजे उपाधीचा अंगीकार करूनही दुःख नाही आणि उपाधीचा परित्याग करूनही दुःख झाला तर सुख व्यवहार नाही तर सुखरूप सुव्हा काय होईल सुखाचा भोगता म्हणून जो आजपर्यंत म्हटला जात होता उपाधी संबंधाने तेवढा राहणार नाही भोक्तृत्व संपलं ज्ञातृत्व संपलं कर्तृत्व संपलं सर्वज्ञत्व संपलं सर्व शक्तिमानत्व संपलं आणि सुख व्यवहार संपला पण सुखरूपता आहे म्हणून सर्वभोगता भोक्तृत्व ही काही वक्तृत्व नाही व्यवहार सुखाचा व्यवहार असेल पण आता आम्ही उपाधीचा परित्याग केला ना सुखाचाही व्यवहार मला करायचा हे सगळ्यात उच्च भूमिका सुखाचा व्यवहार करणं यद्यपि सुपतीच्या मानाने कमी असला तरी तो सुखाचा व्यवहार आणि सुखाचा व्यवहार सुखरुपतेच्या मानाने कमी असल्या कारणाने ज्यावेळी तो उपाधीचा परित्याग करूनच मी सुखाचा व्यवहार करायचं काही कारण नाही म्हणून देऊन बोलतात तर कधी सुखरुपतीला प्राधान्य देऊन बोलतात ज्यावेळी सुख व्यवहार करायचा असतो त्यावेळी ते म्हणतात आम्हाला ना अद्वैताची वाणी ना एक माझी मला नको सुद्धा म्हणतात नको ब्रम्हज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देवायचे करे का मला आता सुख व्यवहार त्यांना विचारलं कि तुम्हाला सुख व्यवहारच करायचंय का नाही म्हणले आता आम्हाला असं आहे सुख मला कंटाळा समूळ वासना अनुभव आता कशाच मागण आहे अव्यवहारेचं मागण आहे मी आता सुखरूप व्हावं आता या उपाधी सुखाचा व्यवहार सुद्धा मला आता नव्हतो अरे दुःखाचा लेश मी करायला काय हरकत आहे दुःखाचा सुखाचा व्यवहार कोणी उपाधी आहे ना त्या तो त्या उपाधीचा मला कंटाळा असंघ निर्विकार असल्या कारणाने भोक्तृत्वाचाही विकार तो आपल्याकडे घेत नाही जिचा संबंध झाला तर शिवा हा आपला आम्ही बघू लागतो जिचा वाचून त्याला भोगता येत नाही परमात्मा आनंद रूप आहे परंतु त्याला आपलाच आनंद जरी भोगावायचा असला तरी तो भोगण्यास प्रकृतीशी अंग संबंध झाला असता भोगता येत नाही म्हणजे जरी तो आनंद रूप आहे तरी आनंदाचा त्याला व्यवहार करता येत नाही व्यवहार करण्याकरता कल्पित का होत नाही पण माया घ्यावी लागते खरी नसू दे पण कल्पित जसं प्रवास येईल तुम्हाला की परत्याचा डाव खेळला खेळायला बसलाय एकटा माणूस आता कोणी भिडू नये तो काय करतो भिडू आपल्या नावाचा करून त्याच्या नावाची जुडी तयार करून ठेवतो त्याची कल्पना करतो तसं परमेश्वर एका की नरमेची कल्पना केली कल्पित प्रकृतीच्या संबंधाने तो व्यवहार करायला लागतो सुपाय कल्पना भावना केली ठीक आहे तो आवाहन केलेला गणपती जोपर्यंत सुपारी गणपती त्या जा जागेवर जा त्या तांदळावर बसलेली असते आसनावर तोपर्यंत तो गणपती एकदा त्याच पुनरागमना यदा म्हंटल कि तो गणपती भटजीच्या अडकीत त्या चलो असतो <laughs> तेव्हा पूजेचा विषय पंचामृताचं स्नान एकदा त्या आसनावर न उठला कि अडकित चलो भटजी बापलो का म्हणून पुन्हा तसा हा काही प्रकार आहे <laughs> इतिहास हा की एवढे म्हणून पुरुषात प्रकृती संबंध प्रकृती तर त्याचा हो दोघांचा चांगलेपणा एकमेकांवरच आहे हे सांगतात एकमेकांचा एकमेकांच्या विषयीचा जो असलेला चांगलेपणा तो एकमेकावर अवलंबून आहे असं सांगतात ते पुढच्या वगैरे सांगतात ते आपण एकमेकावरच आहे हे सांगतात एकमेकावरच म्हणजे एकमेकावरच अवलंबून आहे इथे काल सांगितल्याप्रमाणे चांगलेपणा हा एक मोघम शब्द वापरलेला आहे तसा चांगलेपणा अनेक तऱ्हेने आपल्याला प्रतिपादन करता येत उदाहरण सांगायचं झालं तर व्यवहारात आपल्याला असं सांगता येईल कि सत्वगुणात राहणं याला सुद्धा चांगलेपणा कसं म्हणतात सत्वगुणात राहणं हा जसा चांगलेपणा आहे त्याबरोबर ईश्वराच्या ठिकाणी असलेले जे षडगुण ऐश्वरी अनंत कल्याणकारी गुण त्याला अवतार देव धारण करतो तेव्हा त्यालाही चांगलेपणा म्हणता येत आणि अधिष्ठानाच जे सच्चिदानंद स्वरूप आहे त्यालाही चांगलेपणा म्हणता येत्या देवाच्याच बाबतीत ही गोष्ट बोलायची ठरली तर निर्गुण निराकार सच्चदानंद्वरी संपन्न परमेश्वर तो आपल्या आनंदादरूपाने राहतो हाही चांगलेपणाचा वैराग्य ऐश्वर या, या सहा गुणांनी संपन्न होतो हा ही त्याचा आणि ज्या ज्या वेळी त्यावेळी भक्तांचा कैवार घेऊन त्या त्या युगामध्ये धर्म संस्थापना करण्यासाठी अवतीर्ण होतो हो त्यावेळी तो जो सगुण साकार अवतार धारण करतो तोही त्याचा चांगलेपणाचा आहे तेव्हा या प्रकृतीवर अवलंबून असलेला चांगलेपणा कोणता आहे आपला असा जर आपण विचार करायचं ठरवलं तर आपल्याला असं दिसून येईल कि परमेश्वराच्या दोन चांगलेपणाला या प्रकृतीचा संबंध आहे आणि एक परमेश्वराचा चांगलेपणा असा आहे की त्यावर प्रकृतीच्या का त्याच काही अवलंबून नाही तो अंगाने चांगला आहे त्यावेळी <स्थाँग> दोन चांगलेपण देवाचे मात्र या मायेवर अवलंबून आहे प्रकृतीवर अवलंबून आहे आणि प्रकृतीचा जो चांगलेपणा आहे तो तर परमेश्वरावर सदाच अवलंबून आहे तिला स्वतंत्र चांगलेपणा कधीही आलेला नाही आहे तेव्हा नाही पुढे कधी असण शक्य नाही तिला चांगलेपणा परमेश्वराच्या कधीही नाही ती जरी परमेश्वराला चांगलेपणा आणून देण्याच्या बाबतीत दोन ठिकाणी कारणीभूत असले तरी तिला स्वतंत्र चांगलेपणा असा केव्हाच चा? नाही हे यातलं खरं वर्ण हे लक्षात घेऊन परस्परांच परस्परांच्या वरती चांगले पण अवलंबून आहे एक एकमेक एकमेकाच्या शोभेला कारण आहे असं आता या पुढच्या ओविने प्रतिपादन करत जया प्रियाचे जे अंग जो प्रियूची जीएचे चांग कालोनी भाग जी आहात जया म्हणजे ज्या पुरुषाला ज्या पुरुषाला चागले चांग का प्रकृति के स्वरूप चाहिए शोभा कि पुरुषाला शोभा अंगे प्रकृति च स्वरूप है प्रकृति स्वरूप ज्यादा परमेश्वरा शोभा परमेश्वर ज्ञान स्वरूप सर्वज्ञ किया शत्रुगुणा सा लक्षण परिणाम कि संपूर्ण जगता उत्पत्ति पूर्वी संकल्प वासना वसना आ तिहे रूपाने संपूर्ण जगत माध्यम बीज रूपाने उत्पत्तिपूर्न तो थे विनाशापर्ये सृष्टि उत्पत्तिपूर्ण सृष्टि विलय हो तो दरमियान का कालामदे ते पदार्थ कोणत्या विशेष भावाला प्राप्त होती, होतील राहताना त्याच्यातले सामान्य भाव कोणते असतील परस्पर असलेल्या संकल्प वासना संस्कारांचे भविष्यात अनंत असलेल्या अज्ञात असलेल्या काळामध्ये सुखदुखाच्या रूपाने कोण कोणते परिणाम होणार आहेत या सगळ्याला ग्रहण करणार एकमेव ज्ञान सृष्टीच्या आरंभे जे निर्माण झाले तो शेवटपर्यंत एकच एक ज्ञान असतो त्याच्यामध्ये व्यक्तीभेद निर्माण होत नाही ते ज्ञान नावाची एकच व्यक्ती राहते तिथे मानून चालत नाही त्याच कारण एका नियम्य पदार्थाला दोनक जसे चालत नाहीत तसे व्यवहारात परमार्थात त्याहून चालत नाही दादांची तात्यांची गोष्ट अशी आहे सुटका अगदी कि ज्याच्यामध्ये ही गोष्ट आपल्या स्पष्ट करते एका घरामध्ये दादासाहेब आणि अण्णासाहेब दोन मालक दोघे भाऊ घराचे मालक पण त्या दोघांमध्ये खरा मालक कोण हे नक्की ठरलेले नसल्या कारणाने तस दोघ असल्या कारणाने दोघांना तो जो काम करणारा माणूस आहे त्या काम करणाऱ्याला दादासाहेबांनी सांगितलं की अरे तू पाणी भरा तो म्हणाला मालक पाणी भरला असत पण मला अण्णासाहेबांनी मळ्यातनं पानं आणायला सांगितले म्हणून मी काही पाणी भरू शकत नाही खरोखर त्या अण्णा साहेबांनी त्याला सांगितलं जाऊन पानं घेऊन ये तो म्हणाला पानं आणली असते म्हणून मला दादा साहेबांनी पाणी भरा असे तो या दोघांच बारस जेवलेला होता काय तो त्याच्यापेक्षा हुशार होता म्हणजे दादा साहेबांनी काम सांगितलं की अण्णासाहेबांनी सांगितलं म्हणायचं अण्णासाहेबांनी काम सांगितलं की दादा साहेबांनी सांगितलं म्हणायचं काम हा करीतच नव्हता म्हणजे दोन मालक जर झाले तर एक नोकर एक नियम्य पदार्थ कोणाचही काम करीत नाही किंवा त्याच्या बाजूने बोलायचं ठरलं तर कोणाचं ऐकावं याची अडचण पडेल एक तर कोणाच करणार नाही एक तर कोणाचं करावं ही अडचण पडेल आणि दुसरी गोष्ट जर ही आत्री एकाला पोचली तर दादा साहेब अण्णासाहेबांचं भांडणच होईल शेवटी जर घडलं तर हे तीन गोष्टी त्याच्यामध्ये घडत असतात हीच गोष्ट या जगताच्या बाबतीत या जगताचे नियम्य असणारे ईश्वर जर दोन असतील त्या ईश्वराच्याच ज्ञान नावाच्या व्यक्तीमध्ये जर अनेकत्व मानलं तर त्याच्यामध्ये एक ज्ञान व्यक्ती म्हणेल की नाही याचा अमुख पद्धतीने नियमन करेल दुसरं म्हणेल अमुख पद्धतीने नियम्य रूप जीव किंवा जगत कोणाचा एका घोटाळ्यात पडेल नियम्य जीव कोणाच ऐकणार नाही किंवा त्यामक असलेल्या ईश्वराच्या त्या ज्ञान व्यक्तीमध्ये भांडण सुरू होईल झगडा की कोण कोणापेक्षा श्रेष्ठ कोणाचा अंमल करावा याच्या अडचण त्याच्यामध्ये निर्माण होईल म्हणून एकच व्यक्ती ती मानलेली आहे सर्वसामान्य विशेष भावाला ग्रहण करते इतक्या नव्हे तर त्या अज्ञात आणि अनंत असल्या कालामध्ये त्याचे सुखदुःखात्मक म्हणजे शुभाशुभ कर्माचे वा वासना संकल्प को संस्कारांचे कोणत्या रूपाने परिणाम व्हावे सुखरूपाने व्हावेत का दुःख रूपाने व्हावेत अनुकूल म्हणून हावे का प्रतिकूल म्हणून व्हावेत हे आपल्याला सांगता येणार नाही पुढे ईश्वराच्या सत्तेत ते सगळं ठरलेलं आहे म्हणून तर आता आम्हाला रोज लोक विचारतात ते व्यासपीठावरून खाली उतरल्यावर बोलायचं का नाही ते तुमचं तुम्ही ठरवलं ज्याला समजतं त्याच्याशी बोलायला आवडत नाही वस्तुस्थिती आहे पण वस्तुस्थिती सुद्धा किती लोकांना बोललेली कळत नाही किंवा आवडत नाही कारण खरं आवडणं हे या युगामध्ये थोडं अवघड बसलं आम्हाला मातोश्री ताई त्या आयांच मला असं सांगणं आहे की बाबा हे कलियुग आहे ह्या कलियुगामध्ये सत्य कधीही नष्ट होणार नाही कलियुगने अशा कलियुगाचे कलियुगाचे खापड पण सगळे जगा उतरले तरी सत्य कधीही विनाशाला पावणार नाही पण सत्याला वनवास मात्र प्राप्त होतो तेव्हा सत्याची आई सध्या वनवासात असल्यामुळं सत्य हे लोकांना आवडणार नाही म्हणून सांगू नये पण त्याचा फारसा आपण आग्रह धरून त्या लोकांनी आपल्याला काहीतरी विपरीत करावं इथपर्यंत पोहोचू नका आपल्याला सरळ नीट जाऊ देतात तो तुम्ही लपू बसू नका आहे उपाय तात्पर्य एक सत्य गोष्ट अशी आहे की ही जर गोष्ट खरी आहे ही सृष्टीच्या आधी काळामध्ये ज्ञान व्यक्ती ही ईश्वराची एकच एक असून या प्रत्येक प्रलेकाला प्रलयकालापर्यंतच्या अनुकूल प्रतिकूल व्यवहाराला व सुख दुःखात्मक परिणामाला जाणते तर मग कस होणार काय करावं हो, हे नवीन घडलं असं जे आपण नेहमी बोलतो ते या दृष्टीनं चुकीचं आपण एवढंच म्हणायला पाहिजे की समजा उद्या काय घडेल उद्या काय घडेल जे घडायचं ते ठरलेलं आहे कारण ईश्वराच्या संकल्पात ती गोष्ट पूर्व सिद्ध आहे कि आता अमुख नवीन घश्वरा संकपा ठरले उद्यार है आज जे घर मनत आश्चर्या मना खेदा ने मना सखेद आश्चर्या मात आज घड़े ही ईश्वरा संकल्प होता मग काय झालं विशेष विशेष एवढं झालं की जे घडायचं आहे जे घडलेलं आहे ते ईश्वराच्या त्या ज्ञान नावाच्या व्यक्तीमध्ये सृष्टीच्या आधी खालीच ठरलेलं होतं फक्त आजवर आपल्याला अज्ञात आहे उद्या ज्ञात होईल म्हणजे अज्ञात असलेली गोष्ट अज्ञात असणारी घटना ती जीवाला फक्त ज्ञात होते एवढाच फरक होतो बाकी काय घडत येश संकल्पामध्ये ही गोष्ट ठरलेली आहे तू किती महत्व आहे बघा ना ज्ञान ज्ञानाला चा किती चांगलेपणा आलेला आहे किती ऐश्वर्य आहे त्या सर्वज्ञतेचं हे इतकं मोठं ऐश्वर आहे की हे एका दृष्टिक्षेपात हे सगळं समजलेलं आहे त्याच्यासमोर सगळा आराखडा आहे काय घडणार कसं घडलं वगैरे वगैरे म्हणजे ईश्वराला हे जे सर्वज्ञत्व प्राप्त झालं हे त्याचं चांगलेपण आहे <coughs> याच्याच संबंधाने पुढच्या सगळे साहीच्या साही चांगलेपण घ्या प्रत्येक चांगलेपणाचं एक एक विशेष वैशिष्ट्य वीज नुसत यश म्हणून चालत नाही आपल्याला यश मिळते की कधी कधी आपण ज्यावेळी एकाला निघतो त्यावेळी आपल्याला यश मिळत्याला जातो हा भाजीपाला आणायला मनुष्य निघाला त्याच्या मनासारखी कारल्याची भाजी त्या कार दिवशी अगदी ताजी तवांनी मिळाली काय यश आहे त्या किंमत काय त्याची आपल्याला यश मिळालं त्याला अर्थ नाही आई का यश्वराचं समग्र यश आहे निष्प्रत्युवर स्वरूपाचं यश आहे यशाला सुरुपाता, सुरुपाता। संपत्ति। संपत्ति त्या यशाला पारावार न्यास अशा प्रकारचं ते यश आहे आणि ते यश नेहमी शुभ स्वरूपाचं संवादी स्वरूपाचा श्री म्हणजे लक्ष्मी संपत्ती संपत्ती तर ठीकच आहे पण श्री या शब्दाने लक्ष्मी ही जी श्रमशक्ती आहे ती ईश्वराची इतकी जबरदस्त आहे की याच्यासारखी कोणाची नाही म्हणून त्या लक्ष्मीचा तो मालक असल्या कारणाने त्याचं समग्र स्वरूपाचं जे ऐश्वरी आपल्या ही संपत्ती आहे पण आपली संपत्ती मर्यादित आहे लक्ष्मी मर्यादित आहे लक्ष्मी खरी दासी भगवंताची आहे उलट आपण लक्ष्मीच्या आधीन आहोत लक्ष्मी भगवंताच्या आधीन एवढं जरी लक्षात ठेवलं तरी हे वैभवाचं काय लक्षात येईल अवधार्य तुझे अवधार्य जाणव स्वतंत्र देताना म्हणसी पात्रा पात्र <coughs> कैवल्या पवित्र वैरे लिहिले औदार्य ज्ञान हे आता सांगितलं तुम्हाला सर्वज्ञ वैराग्य ईश्वराचं वैराग्य फार मोठा आहे एवढा सगळा व्यवहार करूनही ईश्वर याच्यामध्ये कुठेही लिप्त होत नाही त्याचं वैशिष्ट्य आहे एका क्षणात या सर्वांचा तो परित्याग करून आपल्या स्वरूप राहू शकतो इतकं त्याचं वैराग्य आहे शंकराचं वैराग्य म्हणजे ईश्वराच वैराग्य किंवा म्हणजे ईश्वर स्वरूप असल्या ईश्वराचा था एक उपाधीमुळे झालेला भाग असल्या किंवा त्याला उपाधी भेदाने आलेलं नाव आहे फक्त वस्तुस्थिती ईश्वरच पण वैराग्याचा तो मूर्तिमंत पुतळा आहे किंवा त्या रत्न शंकराचं वर्णन करताना वैराग्यशाली हे म्हणून वर्णन केलेलं आहे श्री गौर्या एवढ्या सगळ्या साधनांच्या द्वारे तो काय सांगतो वैरा चर्मकपालिपकरणे ही वैराग्य सौख्यात परम नास्ती प्रदिशंत मंत विधुरम श्री काशिकेशम शिवम वैराग्यासारख परमसौख्य कशात नाही हा तो काशिकेश काशीनाथ विश्वनाथ आपल्याला तो प्रतिपादन करता संराग्याचा तो मूर्तिमंत पुतळा आहे असं त्याच्या ठिकाणी असलेलं वैराग्य आहे ज्ञान वैराग्य ऐश्वर त्या भगवंताचा ऐश्वर्यास आहे मज माझी भूती हेही वावो जे मी सर्व म्हणून हा त्याचा ऐश्वर योग आहे Thank <laughs> you. मत्स्थान्य सर्व भोतानीच मत्नी माझ्या ठिकाणी हाच भगवताचा ऐश्वर योग आहे बाकीचा ऐश्वर पुष्कळ आहे पण त्यातलं ऐश्वर ठेवलं म्हणजे हे जे चांगलेपण आहे सहा प्रकाराने आलेलं षडगुण ऐश्वरी संपन्नत्व हे कुणामुळे प्राप्त झालं मूळ चैतन्य हे ज्ञानस्वरूप असलेलं षडगुण ऐश्वर संपन्नतेला ते कशामुळे प्राप्त झालं मायेमुळे प्राप्त म्हणजे पुरुषाची पुरुषाचं वैभव म्हणजे मायेच स्वरूप मायेच अंग आहे मायेमुळे त्याला षडगुण ऐश्वर संपन्नता प्राप्त झाली हे, हे. जा, जा एक भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दाखवलेलं ते विश्वरूप दाखवते वेळी ईश्वर आपल्या माया शक्तीनेच अनंतरूपाने अर्जुनाला असं वाटलं होतं की विभूती योगाच्या वेळी मी भगवंताच्या कडनं त्याची सर्वत्र असलेली व्याप्ती पाहिलेली आहे म्हणजे ऐकलेली आहे पण मला माझ्या डोळ्याने एका दृष्टीक्षेपात हे सगळं बघायला मिळालं पाहिजे असं आहे लहान मुलं हट्ट धरायला लागला काय हट्ट आणि आई असावी लागते हट्ट पूर्ण करायला प्रवृत्त होती म्हणतात रामचंद्र प्रभू एकदा हट्टाला पेटले आणि त्यांनी सांगितलं कि मला माते तो जो चंद्र आहे ना तो चेंडू सारखा खेळायला मिळाला पाहिजे आता कसं लहान मुलाचा हट्ट त्याला म्हणतात होता आणि बालय होता बाल हट्ट पूर्ण करणं अवघड काम होतो किती असली तरी तिच्या काही डोक्याने मी तुला उपाय सांगतो तू असण ठेवत्या बाळाच्या समोर आरसान ठेवल्या मुलं आरशात प्रतिबिंब पडलं चंद्राचा आग ही खेळायला काय करणार चंद्र कसा आणणार आकाशातून चंद्रही हट्ट धरता बाबा गरजेने तुझा जरी माता तुझ्यासारखी जर मला माता असेल तर आकाशातनं चंद्रही मला खेळायला मिळेल असं त्याचं वर्णन केलं वैभवाचं म्हणून सांगण्याचं तात्पर्य अर्जुनासारखी माता म्हणजे गुरुमाता त्या भगवंतासारखी आणि अर्जुनाला लाभली हे अर्जुनाचं ला अर्जुना परम भाग्य तो म्हणाला देवा हे विश्वरूपाचं तू वर्णन केलंस अमक्यामध्ये मी आहे तमक्यामध्ये मी आहे नको मला एका दृष्टिक्षेपात एका नकाशाच्या पानावर जसं सगळं दिसावं तसं मला दिसलं पाहिजे ही आरतीची निर्लीचा धामकुशी माझ्या या इच्छा रूपी भाळावर आलेला जो घाम आहे हा पुसण्याचं काम तू कर म्हणून माझी इच्छा तू पूर्ण करूप दाखवलं आणि ते, ते बघायला अर्जुनाची दृष्टी कमी पडली कि जो अर्जुन भक्तराज म्हणून गौरविलेला आहे तुमच्या आमच्या सारखा अर्जुन नव्हता हो त्याचे केसही कृष्ण कृष्ण म्हणत होते आपली वाणी देवाचं नाव घेत इतक्या योग्यते असूनही त्याचे चर्मचक्षु देवाच्या त्या विश्वरूपाला बघायला असमर्थ झाले देवही प्रसंगाने म्हणाले पण शेवटी तडझुड होऊन म्हणा भगवंतच्या लक्षात येऊन म्हणा दिव्यां चु पश्चिम माझं ऐश्वर काय आहे ते बघ तर तू खरं म्हणून त्या विश्वरूपाचं दर्शन अर्जुनाला दाखवत दा। त्यातली सुंदर रूप बघितली त्यावेळी अर्जुन हरकून गेलेला पण हरखलेला अत्यंत हर्षाला पावलेला हा अर्जुन ज्यावेळी त्याची भ्यासूरूप बघायला लागला त्यावेळी तो म्हणतो भिंगळू आणि डोळे करून भिडसावीतो हा असे काय रे तेव्हा हे भिंगळू डोळे करून मला भेडसावतोय की काय असा अर्जुनाला शेवटी म्हणून म्हणावं लागलं माझे आत्म चैतन्य वाचे कि न वाचे जगाचं काही हो मी मरणार का वाचणार अशी मला भीती निर्माण झाली आहे तेव्हा देव म्हणाला हृदय पित्वा भविष्यंती सर्वे तू अर्जुना काळजी करू नकोस सगळे नाहीये ते म्हणाय पण तुला सोडू ना तू मात्र राहणार तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला त्याला असं वाटलं की आता आपण वाचलोय मग काही करून जगाच जगाच काही हो, हो। म्हणजे हे ईश्वराच जे विश्वरूप आहे विराट रूप आहे हे सुद्धा माया कार्य ईश्वराला हे रूप धारण करण्याकरिता सुद्धा मायेचीच गरज आहे मायेमुळेच त्या या शोभेला तो प्राप्त होतो म्हणजे मायेच वैशिष्ट्य षडगुणा ऐश्वरी संपन्न मायेमुळे शोभा तो विश्वरूप धारण करू शकतो मायेमुळे शोभा आणि माझं मूळ अवताराच मुद्दल त्याला त्या असा संकल्प निर्माण होतो कि मी अमुक अमुक रूपाने अवतीर्ण व्हावं भक्तांनी कल्पना केली कि मला श्यामसुंदर स्वरूपाचा असा रांगणारा आणि तो असा उड्या मारणारा त्या गवळ्याच्या अंगणामध्ये नाचणारा असा आम्हाला देवा तू बघायला पाहिजेस त्यावेळी तशा रुपाने प्रार्थना केली तेव्हा तो आम्हाला पुत्र रूपाने भेटावासूपाने भेटला नारदा नारद त्या वसुदेवाकडे गेले तो म्हणला मला ब्रह्मज्ञान ऐकायचं आहे ते म्हणले नंदाला त्या वसुदेवाला अरे काय तुम्ही दुर्दैवी आहे तुमच्या घरी नाणत खेळतं बोलत परब्रम्ह त्याच्या दर्शनाला मी आलोय तुम्ही म्हणताय की मला ब्रह्मज्ञान सांगा तर काय कपाळ तुला ब्रम्हज्ञान सांगायचं मी म्हणले तू आम्हाला म्हणतो आम्ही तुमचा मुलगा आहे हीच तर गंमत आहे देवाची देवाची गर <laughs> हीच आहे कारण ज्यावेळी देव जेवायला बसला त्यावेळी जेवायला बसला असताना तो यशोदा मातेला म्हणतो की मी आता माता गाईच्या रक्षणाला मी जाणार मी असं करणार कसं करणार मग ती माता म्हणाली ठीक आहे ही तुला घोंगडी ही तुला काठी ही तुला टोपी हा तुला सगरा काय असेल ते त्यावेळेच अगदी मराठीत बोलायचं म्हणजे तुझं आंगड हरे तुझं टोपड <laughs> तेव्हा ते माता म्हणली अरे आता तू रानावनात फिरणार तर तुझ्या तु तु पायात पण घालायला पाहिजे तो म्हणाला माता माझ्या पायात नेमकं घालायचं कारण मी माझ्या अवतारामध्ये मी राजा होतो आणि त्या अवतारामध्ये मला गायीची सेवा करावी वाटली पण मला करता आली नाही त्यावेळी माझ्या पायात घालूनच मला सदा फिरावं लागलं आता मी गायीची सेवा करणार असल्या कारणानं माझ्या पायात काही घालायचं नाही कारण मी ज्यांची सेवा करणार त्यांच्यासमोर पायात घालून चालणार नाही तर यशोदा मातेला वाटलं पूर्वजन्म आठवतो काय हा तू पूर्वजन्म आठवतोच ना देवाने विचार केला अरे उगीच बोलला बाहेर आता जर हे याच्या पुढचं बोलतोय तर ही माता काय आपल्याला सुख लागू देणार नाही हो, माझा अवतार इथेच संपवावा लागेल माझं हो, जे पुढे काम करायचं ते करता मला येणार नाही तो म्हणला माता मला असं कधी कधी आठ की हे चराचरे मी चर आणि आचार्या जगताला ती जन्म देत या चराचरात मग जगताला प्रसवते चराचरात्मक जगताला ते त्यावेळी प्रसवते ज्यावेळी परमात्मा झोपलेला असतो म्हणजे विशेष रूपाने आवृत्त असतो विशेष रूपाने आवृत्त असल्याशिवाय चराचराला विणं प्रसवणं संभवली नाही त्याच कारण विक्षेप हा आवरणपूर्वकच संभवतो आवरण जर संभवणार नाही तर विक्षेप संभवणारच नाही मनुष्य जर झोपला नाही तर त्याला स्वप्न पडणारच नाही दादानी एका ठिकाणी असं दिलंच आहे त्याला वाईट स्वप्ने पडतात त्याने काय करावं मंत्र जोप करून आणले वाईट स्वप्न थांबत नाही आमचं केलं थांबत नाही वाजून थांबत नाही मग काय करावं दादानी असं लिहिले न झोपणे सदा जागे राहणे हा वाईट स्वप्न न पडण्याला उपाय खरं सांगू तुम्हाला वाईट तर पडत नसतीलच पण चांगलं सुद्धा पडणार नाही मनुष्य जागा राहिला हे वाईट पडणार नाही तरी चांगली सुद्धा स्वप्नच पडणार नाही स्वप्नच पडू नये अशी स्थिती प्राप्त होत आहे जातात निवांत सहन करीत होता समजावी जात होता नवल पिसे लागले आहे अर्जुनाचे देवा देवा अर्जुनाचे नवल पिसे लागले आहे देवाला अर्जुनाचं वेळ लागले म्हणून हे नवल वेळ आहे तुम्हाला आम्हाला वेळ लागलं तर त्याचं नवल करायचं नाही कारण आपण बोलून चलून आज्ञाने आहोत अल्पज्ञ आहोत सर्वज्ञ म्हणायचा जगनियंता म्हणवायचा आणि सगळ्या जगताची उत्पत्ती स्थिती हा परमेश्वर त्याला अर्जुनासारख्याच वेळ लागावं या वेळाला नवल वेळ म्हणून तर काय म्हणावं म्हणून माउलीने नवल पिसं त्याला शब्द द्या असं नवल पिसं ज्या देवाला लागलं हे एवढं जे सोन साकार रूप धारण करून येतो तो, तो जी त्याला शोभा येते हे कोणामुळे मी माझ्या प्रकृतीचा अंगीकार करून किंवा धर्मसंस्थापना संभवा संभवामी मी, मी माझ्या मायेचा अंगीकार करून अवतार धारण करतो म्हणजे सगुणसाकार रूपाची जी शोभा आहे ती सुद्धा मायेमुळे आहे म्हणजे देवाच्या या तिन्ही रूपांच्या मध्ये मायेचाच संबंध आहे षगुणाश्वर संपन्नतेची शोभा मायेमुळे विश्वरूपतेची विराट रूपाची शोभा मायेमुळे शोभा मायेमुळे आपल्या मंदिरामध्ये अवाहित देवाच्या रूपाने वा स्वयंभू रूपाने जर तो अवतरला व त्यात त्याच जे अस्तित्व आहे ते सुद्धा त्या माये संबंधानेच आहे म्हणजे चौथं रूप लक्षात ठेवा हे सुद्धा मायेचा संबंध नाही मायासंबंध नसेल तर तो, तो देवळात मूर्तीच्या रूपाने सुद्धा येणार नाही मंत्राने आवाहित रूपाने सुद्धा तो येणार नाही पण मायेचा संबंध आला की मग तिथे सुद्धा तो ये हे रूप देवाचा कसं आहे मायासंबंधित आहे म्हणजे सगुणसात असलेले देवत्व व तिथली शोभा मायेमुळे रामकृष्ण अवतार धारण करतो ही शोभा मायेमुळे विश्वरूप धारण करतो ही शोभा मायेमुळे षडगुण ऐश्वर संपन्न तो आहे उत्पत्ती स्थिती लयाचा आहे माईमुळे हा सगळा चांगलेपणा म्हणजे जी आिचं स्वरूप आहे हे स्वरूप आहे देवाची सगळी रूप माहीत आहे षडगुण ऐश्वर संपन्नतेपासून तो मूर्तीपर्यंत जेवढी तुम्हाला मी आता रूप सांगितली व या संबंधीची काही असतील तर ती सगळीच्या सगळी मायेच स्वरूप आहेत माईक आहेत माया कार्य आहेत असं नक्की समजा असं लोकांना ज्यांना कळत नेताना सांगू नका मात्र mm -hmm. ज्यांना कळत नेत्यांना मात्र सांगू नका त्यांना सांगायचं हेच खरं देवाचं रूप आहे माईक पडलं की ते म्हणतील देवाचं रूप माईक म्हणतात काय बोलताय तुम्ही असं ते तुम्हाला म्हणते त्या सांगायचं हे तुला कळण्याने जरा अवकाश म्हणायचं हे आपण देवाला बोललो ना तर देव मात्र सांगेल की अरे बरा हुशार दिसत सगळ्या रूपाला जावा असं म्हणतील पण हे अज्ञानी लोकांना बुद्धिवेदम जनहित अज्ञानान कर्मसंगीना त्याच जे अमायिक स्वरूप आहे ते मात्र सच्चिदानंद स्वरूप आहे भासवा धारण केलं नमती रुद्रकडे सगळं बरोबर जगातली जी काही बरी वाईट रूप आहे ती सगळी त्याचीच आहेत विराट रूप म्हणजे काय नाही विराट रूप शब्दाचा अर्थ असायचं बरं रूप रूप तो जो सगळ्याला खायला निघाला काळ कोण आहे कालोस मी लोक प्रवृत्त हा लोकांना प्रवृत्त हा देवाला विचारलो तू कोण हे अकराळ विक्राळ रूप तू का धारण केलं हे तुला शोभत का इतकं वाईट रूप मला असं वाटलं होतं की तुझं रूप गोजीरवाण सुंदर श्याम अगदी बघितल्या मनुष्याला हर्ष होईल असं नयन सुंदर नयन सुख असं तुझं रूप असेल मला असं वाटलं पण सुख चतुर्सूरची मरतो का वाचतो वाचत का मरतला बाधित आहे ते सुद्धा मरत का वाचता अशी म्हणायची वेळ आली तर हे सुद्धा त्या ईश्वराचं माहीक रूप काय असं देण्यात सुद्धा माया माया संबंधानेच असलं तो रूप धारण करीत असतो माया संबंध नसेल तर त्याला हे भ्यासूर रूपही धारण करता येत नाही म्हणून सुरेख भ्यासुरूप व त्या स्वरूपातले व भ्यासुरूपातले जेवढे काही अवतार असतील ते सर्व त्या सर्व मायेक आहेत असं समजा म्हणजे ही त्याची खरी आहे शोभा हे जीच्या त्या परमेश्वराचं जी चांग आहे त्याचा जो परमेश्वर विशेषता आहे ते त्या प्रियेचं म्हणजे त्या मायेच अंग आहे तिचंच हे स्वरूप आहे असं आपण समजा एक आता दुसरी बाजू दुसरी बाजू असं आहे की ज्या प्रियेची जी शोभा आहे म्हणजे त्या मायेची जी, जी शोभाय तिला जी ऐश्वर्याची स्थिती आहे ती मात्र या परमेश्वराचा शोभे काय आता आता अर्थ असा आहे की एवढं सगळं जेव्हा निर्माण करते माया परमेश्वराला या सगळ्या शोभेला आणायला कारणीभूत होते तर पूर्वी ती पहिल्यांदा परमेश्वराचा आश्रय म्हणजे त्या मायेला सत्ता देणं व तिला प्रकाशित करणं हा जो चांगलेपणा मायेच्या ठिकाणचा चा, तो मात्र परमेश्वरामध्ये तो परमेश्वर पर, खरंच आहे मग परमेश्वरच चांगला आहे म्हणण्यापेक्षा आहे हा परमेश्वरच आहे माया नाहीच आहे हा परमेश्वरच आहे मग चांगला असला तरी परमेश्वरच आहे वाईट तर नाहीच आहे जगामध्ये अधिष्ठान परमेश्वराच्या दृष्टीने माया नाही म्हणजे वाईट पदार्थच नाही आणि वाईट नाही म्हणून तत्सा अपेक्षा जे मी आत्तावर वर्णन केलं आतापर्यंत सगळं चांगलं तेही त्याच्यासाठी अपेक्षा नाही आहे असं चांगले पण जे आहे कि जे चांगट विवर्जित है खरा एकमेव संपूर्ण जग मे तदव्यतिरिक्त दुसरा पदार्थ नहीं हे आहे अध्यारोपाच त्या निर्विशेष स्वरूपाचा ऐश्वर त्या निर्विशेष स्वरूपाच्या ऐश्वर्यात असलेली सत्ता त्यात असलेला प्रकाश त्यात असलेला आनंद सत्ता स्फूर्ती व आनंद यांचा अनिर्वचनीय संबंध निर्माण होऊन तो मायेमध्ये जेव्हा भासतो तेव्हा माया सत्तावान होते ती प्रकाशित होते ती आपल्याला आनंदाला कारणीभूत असं वाटते याच कारण परमेश्वराच्या सत्तेमुळे सळ घडत म्हणून तिची ही जी शोभा आहे सदत्वाची व आनंद देण्याची ही शोभा त्या परमेश्वरामुळे मायेच्या ठिकाणी स्फूर्ती तिथे होणारा प्रकाश हा चांगलेपणा आणि मायेच्या म्हणजे या विषय संबंधाने क्षणभर कधी जी आनंदाच्या अभिव्यक्तीतो आनंद व प्रत्येक पदार्थ आपल्याला प्रियरूपाने अनुकूल वाटतो हा आनंद त्या त्या मायेचा ता चांगलेपणा नहीं, नहीं, हा तिन्ही प्रकारचा जो चांगलेपणा आहे सत्ता स्फूर्ती आणि आनंदाचा हा परमेश्वरामुळे तिच्या ठिकाणी नाही तीन आहे म्हणून तिच्या ठिकाणचा चांगलेपणा पुरुषामुळे आणि पुरुषाच्या ठिकाणी आलेला हा सगळा चांगलेपणाच्यामुळे परस्पर परस्पराला चांगलेपणा आणायला कारणीभूत आहे पुढे आणि त्या प्रकृतीला चांगला शोभा आणणारा जो प्रियू म्हणजे परमात्माचा आहे आहे खरा तिला तरी अस्तित्व हो भातीत्व प्रिय तो कोण देणार परमेश्वराच्या मुळ त्या चांगले पण आलाय असे एकमेकांमध्ये दोन्ही भाग घालवून आता काय घडलं हे वेगवेगळं वर्णन का तुम्ही वेगवेगळं वर्णन केलं हे तुम्ही आम्हाला दाखवाल का हे आम्ही दाखवू शकत नाही हे काय वर्णन करायला हे दोघं एकमेकांमध्ये एकमेक असे मिसळले आहेत असा बेमालून काही डाव तयार केलाय की माया उचलायला गेले की ब्रह्म येत ब्रम्ह उचलायला गेले की माया शकत नाही काय ब्रह्म घ्यायला गेलं की माया येते आणि माया घ्यायला गेलं की ब्रह्माला सोडून ते येऊच शकत नाही उदाहरणार्थ हे घट नावाचा पदार्थ घ्या त्या घट नावामध्ये नाम आहे त्या घट पदार्थामध्ये रूप आहे आणि घट हा आपल्याला पाणी आणायला उपयोग असल्यामुळे प्रिय आहे घट आहे असं आपल्याला त्याचं ज्ञान आहे आणि घटाला अस्तित्व आहे अस्तित्व भातित्व प्रियत्व नाम आणि रूप हे एकत्र झाल्या कारणाने आपण असं ठरवलं की त्यातलं अस्तित्व भातीत्व प्रियत्व तेवढं घ्यायचं बाकीचं नाम रूप मायाच टाकून द्यायचं जमणारच नाही आपण असं करू नामरूपात्मक घट तेवढ्या घ्यायचा त्याचं अस्तित्वात अस्थिभाती प्रिय नाम आणि रूप हे पाच अंश एकत्र इतके भीमालून बनलेले आहे की नाम रूपाला घेतलं की अस्थिभाती प्रिय येत अस्थिभाती प्रिय घ्यायला गेलं की नामरूप असतातच ते त्याला सोडून राहतच नाही प्रकृती आणि पुरुष माया विशिष्ट परमेश्वर म्हणायचा का माया विशिष्ट परमेश्वर म्हणण्याचं कारण मायेला सोडून ईश्वराची सिद्धी होत नाही आणि ईश्वराच्या मूळ सच्चानंदाचा संबंध घेतल्याशिवाय मायेची सिद्धी होत नाही शक्तीची सिद्धी होत म्हणून शक्ती अर्धनारी नटेश्वर जे हे त्याचं रूप आहे मायाविशिष्ट जे परमेश्वरा परमेश्वराचं स्वरूप आहे हे परमेश्वराचं स्वरूप कालवून झालेलं आहे म्हणजे सत्य आणि अंधृत यांचं मिश्रण होऊन हे घडलेलं आहे तुम्ही जर षडगुणऐश्वर संपन्न असल्या भगवंतातली माया कोणती आणि ब्रह्म कोणतं त्यातलं असं वेगळं काढा म्हटलं तर महाराज म्हणतात कालवणी भाग हे दोन्ही भाग एकमेकांमध्ये इतके कालवलेले आहेत कालवणी एकत्र करून टाकणे कालवणे म्हणजे वेगवेगळं ठेवून मिश्रण नव्हे बरं का मिश्रण निराळा आणि हे कालवण निराळा कालवणे म्हणजे पूर्ण एकजीव करणे मिश्रण म्हणजे दोन तीन प्रकारे मिश्रण होऊ शकतं गु आणि तांदूळ एकत्र केले मिश्रण आहे का नाही पण एका द्याला सांगितलं की तो हे वेगळं करून देतो तो तो वेगळं करून देऊ शकतो त्याच्या पुढचं सांगायचं म्हणजे सोन्यामध्ये जर काही हिनकस पदार्थ मिसळला तर अशी सोय आहे का नाही कि तो हिनकस पदार्थ बाजूला काढून टाकतायत हा सोय आहे म्हणजे सोन्यामध्ये जर हिनकस मिसळलं तर तेही बाजूला काढून टाकतायत पण या मायेमध्ये ब्रम्ह ब्रह्मामध्ये माया एकमेक एकमेकात एवढे मिसळले आहेत की तुम्हाला त्यांचं वृद्धकरण आता करता येणार नाही कसलाही सायंटिस्ट आणखा तुम्ही त्याला सांगायचं यातल्या माया कुणती करून दाखवतो त्याला करता येणारच नाही हे सायन्सचा विषय नाही का परमेश्वराच्या अनुभवाने माया नाही असे सिद्ध व्हावी आणि मायेच्या अनुभवामध्ये परमेश्वर सुटू नये ही त्याची योजना आहे हे हा अनुभूतीचा विषय हा प्रयोगाचा विषय नाही ृत्य मिथ्यहम इदम असा जसा मानवाचा व्यवहार व्हावा हीच गोष्ट ईश्वराच्याही बाबतीत घडलेली आहे ईश्वरही हा माया विशिष्ट बनला असल्या कारणाने षडगुणऐश्वरी संपन्न बनला असल्या कारणाने त्याच्यामध्ये मायेचा अंश कोणता परमेश्वराच्या सत्ता स्फूर्ती आणि आनंदाचा संसर्गाध्यास झाला आणि परमेश्वराच्या सच्चिदानंद स्वरूपावर मायेचा स्वरूपाध्यास झाला स्वरूपाध्यास अधिक संसर्गाध्यास बरोबर आहे अन्योन्याध्यास म्हणजे व हे एकमेक एकमेकांमध्ये मिसळले असल्या कारणाने ईश्वर तयार झाले एकदा त्या ईश्वरामध्ये असले दोन वेगवेगळे स्वरूपाचे अध्यास आहेत पण तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत म्हणून वेगळे करून दाखव म्हटलं तर तसं दाखवता येईल असं हे एकमेक एकमेकांमध्ये मिसळले मिसळून काय कशासाठी मिसळले हा ते सांगतो म्हणतात महाराज जीविते हार हे एकमेक एकमेकांमध्ये मिसळून भोजन करतायत म्हणजे काय करतायत द्वैताचा विलास करताय द्वैत रूपाने सगळीकडे माया परमेश्वराला म्हणतोय बघा माझ्या संबंधान मी तुम्हाला तू ईश्वर म्हणतोय सगळं तुझं ठीक आहे पण अस्तित्व भातीत्व सगळं माझं म्हणूनच ना, ना। इतकं नव्हे तर दुःख नावाचा पदार्थ कि ज्या दुःखाला सगळे जीव कंटाळलेले आहेत त्या दुःखामध्येही अस्तित्व त्या दुःखामध्येही भातित्व आणि त्या दुःखामध्येही प्रियत्व भरलेला आहे या अजून काय असावं माईचा अत्यंत त्याज्य असलेला भाग भ्यासूर असलेला भाग त्याच्यातही अस्थिभाती प्रिय रूपाने ब्रह्माची व्याप्ती आहे असं असल्या कारणाने देव म्हणतो माझी तुझ्यामध्ये तु तु सर्वत्र व्याप्ती आहे माझ्यामुळे सगळं तुला ऐश्वर्य आहे ती म्हणते माझ्यामुळे तुम्हाला ऐश्वर्या हाच विलास त्यांचा चाललाय दुसरं काय असेल नाम रूपाप्रमाणे जगत निर्माण करतात जगताची स्थिती ठेवतात जगताचा विलास चाललेला आहे आता आपल्या शुभाशुभ कर्माप्रमाणे पूर्वजन्मीच्या कामसंकल्प संस्काराप्रमाणे आपल्याला सुख दुःख प्राप्त होतात त्याला इलाज नाही तर त्यांचा सल्लाय खेळ दोघांचा आता आपला जर त्यात जीव जात असला तर त्याला काही इलाज नाही कारण असं आहे खरं आपणच जर पूर्व कर्म जन्मामध्ये कर्म करून ठेवलेली आहे तर त्या शुभाशुभाच्या आपल्या कर्माप्रमाणे आपण सुख दुःख भोगतो त्याच ईश्वराचं काय त्याला तुम्ही जर भेटून विचारलं की तुम्ही दोघं जण मिळून एकमेकामध्ये मिश्रित होऊन ईश्वर स्वरूपाला पावला माझ्या विशिष्ट स्वरूपाला पावला आणि आम्हाला पाप पुण्याची फलं देता हे काही बरोबर नाही ईश्वर म्हणतो मी पाप पुण्याची फलं देतो म्हणजे माझ्या पदरती देत नाही तो म्हणतो मी तुमच्या पाप पुण्याचा भागीदार नाही पाप पुण्याचे करते तुम्ही आहात मी त्या फक्त व्यवस्थापक आहे ना दत्ते पापम नचेैव सुकृतम विभो मी कोणाला पाप देत नाही कोणाचं पाप घेत नाही मी कोणाला पुण्य देत नाही कोणाचं पुण्य मी घेत नाही पण ज्याचं त्याला मात्र देतो घेतो एवढं खरं कारण मी तुमच्या जिव्हाळ्याची बँक दिवाळ्याची बँक म्हणजे तुमच जर त्याचे काही शिल्लक काही रूप असेल तर तुम्हाला शिल्लक नसेल तर तुम्हाला खात्याचे शिल्लक दुसऱ्याला शुभाशुभ कर्माची फल दुसऱ्याला नाही दुसऱ्याचे शुभाशुभाची कर्म आपल्याला नाही ज्याची त्याला व्हावी अशी योजना आहे त्याच्यामध्ये बरोबर <laughs> आहे त्याने आपल्याला निरपराध ठरवण्यासाठी ही जालबाजी तयार केली आहे त्याच्या त्याच्या डोक्यावर लावून ठेवलं झालं तुकाराम महाराजांना ज्यावेळी ते आपल्या निषधमाला निघाले त्यावेळी सगळे लोक हात जोडून त्यांना निरोप द्यायला गेले तुकाराम महाराजांना की महाराज म्हणले आम्हाला काहीतरी आशीर्वाद द्यावा म्हणले तुम्हाला ना आशीर्वाद हो नक्की देतो कर्मधर्मे तुमचे असा कल्याण अगदी गोट तोंड भरून आशीर्वाद दिला कर्मधर्म धर्माप्रमाणे तुमच्या तुमच्यावर का शुभाशुभ कर्माप्रमाणे तुमचे कल्याण असो आहे ना आशीर्वाद अच्छा उत्तम तु आशीर्वाद हा जसा आशीर्वाद तुकाराम महाराजांनी आपल्याला दिलाय हाच आशीर्वाद ईश्वर कोणी देना ईश्वरानेच हा धडा घालून दिल्यामुळे तुकाराम महाराजांनी जर तो घेरवला किंवा तोच आशीर्वाद तुकाराम महाराजांनी दिला तर त्यात काही बिघडलं नाही योग्य सर आम्ही प्राय आपापला दुहेताचा विलास करतात आणि तुमच्या आमच्या सारखे त्या विलासात कोणी रडायला लागले तर त्याला सांगतात काय नाही बाबा तुझ्या तुझ्या कर्माचं हे फळ आम्ही काही कलाकरी कारण नाहीये तू जसं कर्म केलं तसं तुला मिळालेलं आहे आम्ही त्याला काय करणार जवळची सगळ्यांच्या शुभाशुभ कर्मालांनी असा एक दृष्टांत दिलाय की सगळी वासरं एका गोठ्यामध्ये बांधली आणि सगळ्यात आई एका गोठ्यामध्ये बांधली आणि सगळी वासरं एकदम सोडून द्यायची इथे तुम्ही त्या पांढरपुळ तिथे जा म्हणजे तुम्हाला कळेल ती वासरं जर सोडली ना तर ज्या गायीच जे वासुरू आहे ते वासुरू त्याच गायीला जाऊन पित दुसऱ्या गायीला ते जाऊन पितच नाही अगदी त्याप्रमाणे ज्या प्राण्याने जी कर्म केली आहे त्याच प्राण्याला त्या शुभाशुभ कर्माची सुख दुःखात्मक फळ होतात दुसऱ्याला कोणाला होत नाही ही व्यवस्थिती हाच त्यांचं जेवण आहे हे त्यांचं जेवण आहे हा त्यांचा द्वैतविलास आहे हे दोघं जेवताय ह्या सगळ्या सृष्टीच्या उत्पत्ती स्थितीचा संहाराचा व्यवहार करताय पण या सगळ्या व्यवहारामध्ये पुन्हा अधिक आहे कुठेही संबंध नाही एवढा सगळा व्यवहार करून महाराज म्हणतात जेवी ते आहात हे विलास करतायत आनंदाने नानका आहे असं त्याच वृत्तात तसं सोडायचा उपाय तरी शिकवलाय bhakti आपल्यावर ठेवलं की तू माझी भक्ती करून काय समज मी जस आहेस एकश्वर ईश्वर आकारता भोक्ताय तुला समजला ना हा म्हणजे हे समजलं पण आम्हाला कर्तृत्व भोक्तृत्व का तू तुझ्या चित्ताने असं समज ऐसे मानिले जरी चित्ता तरी मीच हे स्वभावता आधीच आहे तू मध्रुपाय अगोदर आहे मदचे झाले पुरी नाही केले ऐसे जाणीतले तो सुटला असं समजून घ्यायचंय का मग ईश्वर भक्ती करा समजून घ्यायचं नाही का मग हे चाललंय ते बरोबर आहे रडायचं नाही तक्रार करायची नाही सुटायचंय का मग सांगता की मी माझ्यापासून झाले पण मी केलेलं नाही माझा या त्याचे संबंध असं तुम्ही ओळखल कि तुम्ही सुटला भक्ती करायची भक्ती करा या शब्दाचा अर्थच असा की भक्ती करा असंगत्व करण्यासाठी मी आता करता अभोग काय असं समजण्यासाठी असा विवेक आपल्या चित्तात उदयाला यावा म्हणून ईश्वराची असे आतापर्यंत सगळे ऋषीमधून येऊन गेले आता आपण काय व्हायचं ते ठरवायचंय आपणच ठरवायचं असं आता आपण व्हायचं का नाही व्हायचं ते आतापर्यंत जे पुढे गेले ते निधाळी झाले निधाई झाले शब्दाचा अर्थ आहे कृतार्थ झाले पूर्णतेला पावले असतो सगळं त्याच्या करता काही काम नाही ईश्वरा भक्तीने मनुष्याने ईश्वर भक्तीचं अन्य व्यावहारिक माईक हे प्रयोजन त्याच होऊ शकत नाही मिळत आहे एक आलिया हरिहर तरी अणु मात्र बदल होत नाही त्यात असं नाथ महाराजांनी लिहून हे श्रुतीवचन संमत असेन ठेवले महाराज प्रारब्ध आधी शरीर एक आलिया ही हर। तरी न पालटे अनुमात्र श्रुती वचन सम्मत असं स्वच्छ लिहून ठेवले मी नाही नात मारवले गेली त्या वचनाप्रमाणे ही गोष्ट खरी आहे असं सांगण्याचं तात्पर्य हे एकमेक एकमेकांमध्ये असे राहत आहेत द्वैत विलास करतायत असे हे एकमेक एकमेकांमध्ये पूर्ण मिसळलेले आहे हे पूर्ण मिसळलेले आहे म्हणजे शक्ती ही शिवाशी जवळजवळ अभिन्न झालेली आहे अध्यस्त असल्या अधिष्ठाना व्यतिरिक्त तिला सत्तात नाही हे सांगण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज पुढे दोन दृष्टांत देतात आणि त्या दृष्टांत दो दोघांच ऐक्य कस घडलेलं आहे ते सांगतात दोघे भिन्न रूपाने ग्रहण करता येणार नाही तुम्ही म्हणाल त्यातनं माया वेगळे कडा ब्रह्म वेगळ्या काढा आता जमणार नाही ते एक एकमेकांमध्ये पूर्ण मिसळल्या ओळीचा अभिप्राय पुढे दोन ओवयांनी दृष्टांतपूर्वक सिद्ध करतात